पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत तोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र पाचवे अपरीक्षित कारक कथा सहावी एका गावात उद्धत नावाचा एक गाढव होता दिवसभर तो एका परटाची ओझी वाहत असे आणि रात्री मनमुराद भटकत असे दुसरे कोणी बांधून ठेवी या भीतीने आपण होऊनच तो सकाळी पर्टाच्या घरी परत येत असे अशाच रात्री शेतातून धक्कत असता त्याची एका कोल्ह्याबरोबर मैत्री नमली गाढव चांगला भष्टपुष्ट झाला होता रोज रात्री कुंपण मोडून ते दोघे काक्रीच्या शेतात जाऊन पोटभर काकड्या खात असत सकाळी दोघेही आपापल्या जागी परत जात एक दिवस शेतामध्ये तो माजलेला गाढव कोल्ह्याला म्हणाला अरे पहा किती शुभ्र तांदणे पडले आहे मी आता गायला सुरुवात करतो सांग कुठल्या रागाने सुरुवात करू कोल्हा म्हणाला मामा हे बोलतेच काय बोलता आपण येथे चोरून खायला आलो आहो चोरांनी आणि प्रियकरांनी खुप्तपणे वावरायचे असते झोपाळू माणसाने तोडी करायला जाऊ नये चोराने कधी खोकू नये आणि आजारी माणसाने कधी जिरेचे लाड तुरू नयेत नाही तर मरायची पाळी येते शिवाय तुमचा आवाजही काही मोठा गोड नाही शंख तो लांब ऐकू जातो शेताचे राखणदार येथे जवळपास झोपले असतील या अमृतासारख्या गोड कापड्याचा गाण्या बिण्याच्या भांगडीत परिमतान तो रानात राहणारा तुला काय गाण्याची गोरी करणार म्हणून तू असे बोलतोस लाडव म्हणाला आपल्या सहवासात शरद ऋतुता सारखे कोल्हा म्हणाला मामा हे ठीक आहे कसले गायन ते खिळ काळणे उर्गीत आपले नुकसान होईल असे कशाला करायचे मूर्खा मला काय गाण्यात कळत नाही ऐक स्वर सात आहेत सप्तके तीन आहेत मूर्छना एकवीस आहेत राग छत्तीस आहेत आणि मात्रा चाळीस आहे, माणसांना आणि देवांना सुद्धा गाण्यासारखे काही प्रिय नाही रावणाने शुष्क स्नायूंपासून आल्हादकारक स्वर काढून खुद्द शंकरालाही जिंकले तेव्हा मला संगीतातले काही समजत नाही असे तू का म्हणतोस फुल्हा म्हणाला मामा तुम्हाला गायचेच असेल तर मी या कुंपणाच्या दारापाशी उभा राहतो आणि कुणी राखणदार येतो का ते पाहतो तुम्ही आरामात गायला सुरुवात करा त्याप्रमाणे गाढवाने ओरडायला सुरुवात केल्याबरोबर राखणदार रागाने धाबवत आले गाढवाला पाहिल्यावर त्यांनी त्याला टाक्यांनी यथेच एक ते उखड बांधून ते राखणदार विशेषतः गाढव यांना कितीही मारले तरी ते लवकरच दुःख विसरून जातात उखळा सकट गाढवाने कुंपण ओलांडले आणि तो पडू लागला कोल्हा दुरून ते पाहत होता तो हसून गाढवाला म्हणाला मामा तुम्ही चांगलेच गायन केले असे दिसते मी सांगत असतानाही तुम्ही थांबला नाही सांगले गायन केल्याबद्दल त्या गाढवाप्रमाणे गेलास ते ऐकून चक्रधर म्हणाला मित्रा तू म्हणतोस ते खरे आहे याला स्वतःला हक्कल नाही आणि मित्रांनी सांगितलेले जो ऐकत नाही तो मंथरक नावाच्या पोष्ठ्याप्रमाणे नाश धावतो सुवर्णसिद्धी म्हणाला हे कसे चक्रधर म्हणाला